गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय एकनाथी भागवत अध्याय सातवा ओव्यांचा अर्थ ओवी क्रमांक पाचशे एक अशाच्या ठिकाणी भाविक लोक भक्तीच्या बळाने जे जे काही अर्पण करतात त्याने मुमुक्षुंना मोक्ष प्राप्त होतो ते योग्याचा मुखी पडताच सारी संचितक्रियेमाने एकदम जाळून टाकून त्याला आत्मपत देऊन सुखी करून सोडतो हे राजा ज्याच्या योगाने सगुण आणि निर्गुण साम्य भावाने एकूप दिसतात असे अग्निचे आणखी एक लक्षण तुला सांगतो अग्नीला विशिष्ट आकार नसतो पण तो लाकडाच्या आकाराप्रमाणे तसा तसा दिसतो त्याप्रमाणे सर्व आत्मा सुद्धा आपल्या मायेने रचलेल्या कार्यकारण रूप जगात प्रवेश केल्यामुळे त्या त्या वस्तूंचा नामरूपा भासतो अग्नीपासून तेजस्विता अपरिग्रह इंद्रिय संयम उपास्यता उपाधिशी असंबद्धता इत्यादी गुण घ्यावेत स्वभावत अग्नी हा, हा निराकारच आहे लाकडे जशी लांबट वाकडी वाटोळी थोर किंवा लहान आकाराची असतील त्या त्या आकाराचा तो भासतो भगवत स्वरूपाची गती तशीच आहे स्वमायेच्या कल्पने निर्माण करून ती तो सहज स्थितीने शिरलेला असल्यामुळे अनेक स्वरूपांनी भासतो ज्याप्रमाणे गंगेचे एकच उदक असले तरी भोवरे लाटा लोंढे इत्यादी निरनिराळ्या स्वरूपांनी भासमान होते त्याप्रमाणे अखिल विश्वाच्या आकाराने सारा विश्वात भासमान होतो किंवा छाया मंडपाची चित्रे दिव्याच्या प्रकाशाचीच बनलेली असतात राम रावण इत्यादी लोकांना पडद्यावर नाट्य करून दाखवतात त्याप्रमाणे नाना प्रकारचे प्राणी नाना मते नाना आकृती दृष्टीस पडतात त्या सर्वांमध्ये श्रीहरीच प्रवेश करून सहजस्थितीने त्यांना नाचवतो योग्याची स्थिती अशीच असते नाना प्रकारचे आकार व व्यक्ती दृष्टीस पडल्या तरी त्या सर्वांच्या ठिकाणी समदृष्टीने तो आपणालाच पाहत असल्यामुळे त्याला भेदाची भ्रांती नसते तिकडे तो जे जे काही पाहतो तेथे तो स्वतःच असतो अशी मी मांसा अवधूताने बाहू उभारून सांगितली जन्म आणि मृत्यू या देहालाच आहे आत्मा हा नित्य असून अविनाशी आहे हा निश्चय मी चंद्राला गुरु करून दृढतर करून घेतला काळाची गती जाणली जाऊ शकत नाही त्या काळाच्या प्रभावाने चंद्राच्या कळा कमी जास्त होतात तरी सुद्धा चंद्र हा चंद्रच असतो त्याचप्रमाणे जन्मल्यापासून मरेपर्यंतच्या अवस्था शरीराच्या बदलाने आणि कृष्ण पक्षाच्या योगाने चंद्राच्या कला वाढतात व कमी होतात पण मूळ चंद्राला काही वृद्धी क्षय नसतो तशीच स्थिती खरोखर योगाची असते जन्म मृत्यू इत्यादी जे सहा विकार आहेत ते खरोखर देहालाच आहेत आत्मा स्वरूपत अविनाशी निर्विकार घट हा स्वभाव असतो पण त्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडते त्याप्रमाणेच अशामध्ये शाश्वत दिसते पण त्याला नश्वराचे विकार कधीच लागत नाहीत घटाबरोबर काही चंद्र उत्पन्न होत नाही किंवा घटाच्या नाशाबरोबर चंद्राचा नाशही होत नाही तर चंद्र हा आपल्या सहज स्थितीप्रमाणे नाश व उत्पत्ती रहितच असतो त्याप्रमाणे योगी हा आत्मस्वरूप असल्याने देहाबरोबर जन्माच येत नाही किंवा देहाच्या नाशाबरोबर त्याचा नाश होत नाही तो अखंड स्वरूपाने परिपूर्णच असतो काळाची गती मोठी गहन आहे तिच्यामुळेच नाश आणि उत्पत्ती झालेली दृष्टीच पडते पण ती काळाची सत्ता देहावर आहे आत्मस्थितीला ती मुळीच लागू नाही तात्पर्य काळाचे सामर्थ्य मोठे अगाध आहे म्हणतात पण ते देहाच्या पुढेच आत्मस्थितीकडे पाहिले तर बिचारा काळ तेथे नाहीच काळाची सूक्ष्मगती सांगताना अवधूताला अकस्मात आठवण झाली आणि त्याने सिंहावलोकन करून अग्नीचा दृष्टांत पुन्हा सांगितला अग्निच्या ज्वाळा किंवा दिव्याची ज्योतिषच्या ज्योतीपासून प्रकृतीचे विनाशित्व जाणावे अग्निसंबंधीचा हा आणखी एक गुण काळ नदीचा वेग अत्यंत प्रचंड आहे तिचा ओघ अत्यंत सूक्ष्म गतीने वाहत असतो त्यात प्राणी रूप तरंग मोडतात, प्राणीरूप हे जगाला दिसून दिसत नाही या नदीमध्ये जरेने जर्जर झालेला लोकरूपी कचरा तरंगत असतो आणि षड्विकार रूप महाभयंकर भोरे गरगर फिरत असतात बाल्य तारुण्य यांचे खळाळ चालू असतात वार्धक्याचे जळ मंद मंद वाहत असते आणि जन्म मरणांचे लोंढे उसळून कल्लोळ करीत असतात प्रवाहाच्या धारेच्या दरडी कोसळतात स्वर... स्वर्गादिक देवळे मोडून टाकून शिखरावर असलेल्या इंद्रांनाही तो प्रहा प्रवाह वेग खाली पाडतो हाच प्रवाहाचा लोंढा घोंगावत पाताळाद्वारे खाली घुसला म्हणजे सर्पांचा फडशा उडवून त्यांची हाडे अगदी चूर करून सोडतो अशा काळाच्या ओघामध्ये भूतरंगाची घडामोड चालू असते परंतु चमत्कार हा, किती कोणाचा लक्षात येतना ही। गड़ होतो, अनिवार पूर येतो आणि त्यामध्ये दे ब्रम्हदेवाधिक मोठमोठे वृक्ष उपटून पडून भरारा शेंड्या बुडख्या वाहून जातात या पुराचा अतिरेक झाला म्हणजे वैकुंठ आणि कैलास सुद्धा बुडून जातात तेथे मघचा दिवा तोच हा असे म्हणतात परंतु त्याची ज्योत एक क्षणोक्षणी एक एक लया जाऊन दुसरी उत्पन्न होत असते परंतु हा सूक्ष्म प्रकार लोकांच्या लक्षात येत नाही आणि शेवटी तो दिवा विजला असे म्हणतात किंवा नदीचे पाणी प्रत्यक्ष वाहत असते तेही प्रतिक क्षणी नवे येत असते परंतु अडाणी लोक ते वाहणारे पाणी पाहिलेच म्हणजे मघाचेच कालचेच म्हणून समजतात त्याप्रमाणे काळाची गती अगम्य आहे सर्व लोकांना ती कळत नाही प्रत्यक्ष देहालाच पाहिले तरी काळ हा वयाला ग्रासितच असतो बाल्य कौमार्य किंवा तारुण्य असतानाही काळ ही, ही जवळच असतो पण त्याला कोणी पाहत नाही अशी ही काळाची गती अगम्य आहे म्हणून मी सूर्याला गुरु केले आता त्याच्यापासून जे मी शिकलो तेही राजा तू ऐकून घे सूर्य जसा आपल्या किरणांनी पृथ्वीवरील पाणी शोषून घेतो आणि पावसाळ्यात ते पृथ्वीला परत देतो त्याचप्रमाणे योगी पुरुष इंद्रियांच्या द्वारे विषय ग्रहण करतो आणि योग्य समयी त्यांचे दान सुद्धा करून टाकतो विषयात तो आसक्त असत नाही सूर्य हा हळूहळू आपल्या किरणांनी ओलाव्या सहित रसांसहित पृथ्वीवरील समुद्र वगैरेचे पाणी शोषण करून घेतो आणि तोच पावसाळ्यात त्या पाण्याची वृष्टी करून लोकांना अनेक प्रकारे तृप्त करून सोडतो परंतु सूर्य आपल्या किरणांनी पाणी शोषण करून घेतो ह्या शोषकपणाचे लक्षण कोणाला कळत नाही तरी मेघाच्या द्वारे करून जनासह वर्तमान पृथ्वी गारी गार करून सोडतो योग्याचा प्रकारही तसाच असतो तो थोडेसे ज्याचे घेतो त्याचे कल्याण करावे म्हणून हजार प्रकारांनी त्यांचे मनोरथ पूर्ण करतो आत्मानंद निमग्न झालेले योगी ज्या लोकांचे काही सेवन करतात त्यांचे सर्व मनोरथ परिपूर्ण होतात आणि योगी आपल्या योग बियाच्या विषयांचे सेवन करीत असतात त्यांना जे कोणी काही देतात त्यांना ते योग्य प्रसंगी कृपाबळाने तृप्त करून सोडतात त्याला विषय देताना किंवा घेताना कधी आसक्ती म्हणून नसतेच ओलावा शोषण करून घेताना किंवा परत देताना सूर्य जसा अलिप्त असतो त्याप्रमाणे असतात पाण्याच्या एकच सूर्य त्यातच प्रवेश करून वेगवेगळा झाल्याचे सामान्य बुद्धीच्या माणसाला दिसते त्याचप्रमाणे त्या उपाधींच्या भेदामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये एकच आत्मा वेगवेगळा आहे असे वाटते सूर्यापासून अनासक्ती व उपाधीमुळे भेद प्रतिती हे गुण घ्यावेत डबक्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडते पण मूळ लोक सूर्यच डबक्यामध्ये बुडाला असे म्हणतात त्यात पाणी हल्ले तर सूर्यच हल्ला असे ते समजतात आणि ते पाणी गडूळ झाले म्हणजे सूर्यच मळकट झाला असे म्हणतात पण सूर्य त्या डबक्याला स्पर्शही न करता आकाशामध्ये निर्बाध असतो त्याप्रमाणे योग्याची योग्यता देहकर्मात राहूनही देहातीतच असते लोक देहबुद्धीच्या छंदाने उपाधींनी तो बांधलेला असतो असेही ते स्वबुद्धीनुसार म्हणतात त्याला देहाचे बाधित म्हणजे मिथ्या भान असते सुंब जळतो पण पीळ जळत नाही यात पीळ कायम असल्याचा जो भास होतो त्याला बाधित भान म्हणतात हे योग्याचे योगाचे गुह्य ज्ञान कोणाला कळत नसते ते कर्म त्याला बाधक होत नाही आपले प्रतिबिंब जळामध्ये पाहतो पण मी जळात बुडालो असे तो म्हणत नाही त्याप्रमाणे आपण देहापासून भिन्न आहो असे ज्याला पक्के ज्ञान झाले तो देहकर्माला भीत नाही मृगजाळाचा पूर पाहून जो तारू बांधायला धाव करतो तो मूर्ख होय त्याप्रमाणे हा मुली मिथ्याच आहे तो मूर्खाला भयंकर वाटतो म्हणून घरदार बायका मुले वतनवाडी यावर अत्यंत प्रेम असे करूच नाही याकरता राजाला अवधूत कपोत पक्षाची कथा सांगू लागले कधीही कोणाशीही अतिशय प्रेम किंवा आसक्ती ठेवू नये अन्यथा अशा माणसाची बुद्धी दीनवाणी होऊन त्याला कबुतराप्रमाणे अतिशय क्लेश सहन करावे लागतात संसार दुःखाचे मूळ केवळ एक स्त्रीची आसक्ती स्त्री लंपटपणाचा जोर जेथे अधिक असतो त्याच्यापाशीच सारे दुःख असते स्त्रियेपासून पुत्र होतात व त्यांच्यावर विलक्षण ममता जडते त्यामुळे प्रापंचिक लोक दुःखाच प्राप, पात्र होतात आसक्ती आणि मोहजाळ या दोहन पासून मनुष्य पराधीन होऊन पदोपदी विलक्षण दुःख भोगीच असतात याकरता कोणीही कोणाच्याच ठिकाणी आसक्ती किंवा स्नेह असा ठेवूच नाही ज्यांनी स्नेह केला त्यांनी दुःख हे भोगलेच पाहिजे हे राजेश्वरा स्नेहाचा आणि दुःखाचा परिणाम कळावा म्हणून तुला एक कपोत कपोतीची कथा सांगतो ती स्वस्त चित्ताने श्रवण कर एका जंगलात एक कपोत झाडावर आपले घरटे बांधून त्यात मादी सह काही वर्षेपर्यंत सुखाच्या लालसेने एक अवघडचे झाड पाहून त्याच्यावर घरटे बांधले वनात विहार करणाऱ्या त्या कपोताने स्त्रीला भुलून वनामध्ये त्या घरट्यात आपल्या स्त्रीच्या संगतीत पुष्कळ काळ घालवला त्यांच्या मनात एकमेकांबद्दल होता ते दाम्पत्य धर्मानुसार टाकत होते कपोता आणि कपोती या परस्परांमध्ये अत्यंत प्रेम होते त्यांच्या मनातील ते प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेले हृदयामध्ये नित्य नवी आसक्ती उत्पन्न होऊ लागली त्यांनी कामूक इच्छेने कड़े पहावे। नाना प्रकारचे विलास करावे परस्परांच्या गळ्यात गळा घालावा जीवाने किंवा मनाने ही एकमेकांपासून कधी वेगळे होऊ नये एकजीव होऊन दोघांनी वागावे खाणे पिणे सारे एके ठिकाणी असे चालले त्यांचे एकमेकांवर एवढे प्रेम होते कि ते निशंकपणे त्या वनराई बरोबरीने निजत बसत हिंडत चिरत थांबत गोष्टी करीत खेळत आणि खातपीत होते खात ते जे अतिशय गोड लागे ते त्यांनी एकमेकांच्या तोंडात घालावे कपोता मोठ्या कष्टाने दमुन भागून जे मिळवून आणी ते मोठ्या आवडीने स्त्रीला देई स्त्रीला सोडून तो पाऊलही बाहेर टाकीत नसे एकमेकांचा हात धरून ते आत बाहेर हिंडत ती सदा एकांतात बसत एके ठिकाणीच दोघे असत दोघे नाना प्रकारच्या क्रीडा करीत नाना प्रकारचे विहार करीत आणि आनंदाने परोपरीचे खेळ खेळत बायका या एकांतात असल्या म्हणजे मोठ्या गोड बोलतात नवऱ्याच्या मनामध्ये सासू सासऱ्यांविषयी विकल्प भरवून देतात दिराभावांच्या चाली मोडून टाकतात आणि गोडगोड भाषणाने नवऱ्याला भुरळ घालतात असो ती बसत, एक एकाच आसनावर बसत एकमेकांना टेकत आणि अहोरात्र एकाच शय्येवर निद्रा करीत याप्रमाणे स्त्री समागम सुखाच्या ऐश्वर्यावर जीवे भावे विश्वास राहिल्यामुळे त्याला हिताहित काहीच आठवेन असे झाले गृहिणीच्या गौरवातच तो नाचू लागला वनोपवनामध्ये दोघांचा समागम होत असे घरटे हे केवळ नावालाच होते विषयविलासारे वनराजी मध्येच होत असत हे राजन मन ताब्यात नसलेला तो कबूतर त्या कबुतरीला जे काही हवे असेल ते कितीही कष्ट पडले तरी आणून देत असे ती सुद्धा होऊन विवाह अधिक कष्ट करून तिला आणून देत असे मनातील हेतू ओळखून तिने न मागताच वस्तू आणून द्यावयाची मग मागितल्यानंतर काय विचारावे आपल्याला विकून सुद्धा तिला ते आणून द्यावयाचे धर्माची संधी आठवावयाची नाही गरिबावर दया करावयाचे तर ठाऊकच नाही अगदी जीवाभावाने सर्वतोपरी जी काय कृपा करावयाची ती एका स्त्रीवर साखरेवर बसलेली माशी मारली तरी उडून जात नाही त्याप्रमाणे विषयाचा उपभोग घेताना वृद्धापकाळाची व मृत्यूचीही आठवण राहत नाही सत्यवादी लोक ज्याप्रमाणे पूर्वजांनी दिलेले वचन पाळतात त्याप्रमाणे सर्वोपरी स्त्रीच्या सुखात कामीजन व्यत्य येऊ देत नाहीत ज्याप्रमाणे आत्मोपास जगामध्ये स्त्री शिवाय कोणी दिसतच नाही वेळ येताच कबुतरीला पहिल्यांदा गर्भ राहिला तिने घरट्यात आपली पती जवळच अंडी घातली आधीच स्त्री आवडती त्यात ती गरोदर झाली मग काय विचारावे धन लोभ्याच्या हातात ज्याप्रमाणे अकस्मात द्रव्याची पेटी सापडावी त्याप्रमाणे तिच्या गर्भाचे कौतुक तो अधिकाधिकच करू लागला दारू पिऊन माकड जसे तडतडा नाचू लागते व डुलू लागते त्याप्रमाणे तोही गर्भाचे सोहळे करू लागला सर्वोपरीने तिचे डोहाळे पुरवू लागला आणि प्रसुतीकार येईपर्यंत तिच्याच लिलेमध्ये तो, तो खेळत बसला इतक्यात आपल्या घरट्यात प्रसुत होऊन तिने अंडी घातली ती प्रसुत झाल्याची वार्ता ऐकून पतीचा हर्ष त्रैलोक्यात मावेना भगवंताच्या अचिंत्य शक्तीने योग्य वेळी ती अंडी फुटली आणि त्यातून अवयव असणारी पिल्ले बाहेर पडली त्यांचे अंग आणि त्यावरील लव अत्यंत कोमल होती हरीची माया अघटित घटना करणारी आहे ती दुर्गम असल्याने तिची लिला ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही त्या देवमायेने त्या अंड्यामध्ये अवयवांची रचना केली त्या अंड्यात प्रथम फक्त रस भरलेला होता चमत्कार करून दाखवला अंडी आपोआप फुटून कोळी कोळी पिल्ले बाहेर पडली त्यांना पाहताच आईबापांचा जीव अगदी भाडून गेला पिल्लांवर प्रेम असणारी ती दोघे मोठ्या प्रेमाने पिल्लांचे पो, पालन पोषण करीत आणि त्यांचे गोड गुटुरगू ऐकून आनंद मग्न होऊन जात पिल्ले अत्यंत कोमल व गोजीरवाणी असल्यामुळे पुत्र वासल्याने माता पिता मंजूळ वाणीने सांत्व करीत असतो त्याप्रमाणे मंजूळ शब्द ऐकून ती उभयताही आनंदाने डोलू लागत आणि वरचे वर धावत धावत जाऊन त्यांचे अगदी निंबलोण उतरीत ती उत्साही पिल्ले जेव्हा आपल्या सुकुमार पंखांनी आई वडिलांना बसत पूजन करीत सुंदर खोड्या करीत आणि लुटू लुटू करीत आईबाबांकडे चालत येत तेव्हा माता पित्यांना आनंद होई। त्यांना आलिंगन दिल्याने आणि चुंबन घेतल्याने त्यांचे ते मृदू मधुर आणि मंजूळ शब्द ऐकल्याने त्यांच्या पंखाच्या स्पर्शाने त्या दोघांना फार आनंद होत असे आईबाप दोघं बसली म्हणजे ती पिल्ले त्यांच्यापुढे धावत आणि आपला लाडकेपणा वाकडे तिकडे धावून व एकमेकांच्या चोची चोच घालून एकमेकांना दाखवित असत आणि मग अलिंगन देऊन मुकाट्याने लांब धावून जात आणि तिकडून धावत धावत लुगु लुगू त्यांच्यापाशी येत आईबापांच्या बंखाखाली असले म्हणजे पिलांना हीन दिनपणा काही नसतो असली पिल्ले आपल्या पोटी जन्मास आली म्हणून त्या दोघांना मोठी धन्यता वाटत असे त्यांची ती लाडकी आणि लळा लागलेली पिल्ले असल्यामुळे त्यांचे लाड कौतुक व लळे ती मोठ्या आनंदाने पुरवीत असत त्यांना पाहून त्यांचे नेत्र अगदी तृप्त होत असत परस्परांवर परस्परांचे मोठे प्रेम असे अशी ती पिल्ले खेळू लागली व दोघे एकदम धावू लागली म्हणजे त्या दोघांनीही त्यांना प्रेमाने उचलून त्यांच्या कोळ्या कोळ्या मुखांचे चुंबन घ्यावे भगवंताच्या मायेने मोहित होऊन एकमेकांच्या स्नेहबंधनात बांधलेली ती दोघे आपल्या लहान पिल्लांच्या पालन गुंतून गेलेली असत हे राजा अजन्याचीच ती अजा न जन्मणारी माया तिने त्यांना कशी भुरळ घातली पहा हृदयातील प्रेम बंधनाने ती पिले पोसावयाला अगदी तत्पर असत स्त्री पुत्रांचा मोह फार कठीण आहे त्यांचे पोषण करण्यासाठी चिंतातूर तूर व अतिदिन होऊन अन्ना करता ती सदोद भ्रमण करीत असत एके दिवशी ती दोघेही पिल्लांना चारा आणण्यासाठी जंगलात गेली होती चारा गोळण्या गोळा करण्यासाठी बराच वेळ ती जंगलात भटकत राहिली अशा रीतीने ती पिल्ले जरा थोर झाली कुटुंब फार वाढले भक्ष कुटुंबी पुर पडून पुष्कळ वेळ हिंडून भक्ष आणू लागली एकदम एकाच ठिकाणी भक्ष्य मिळणार थोडेच म्हणून ती रानोरान हिंडू लागली ती पाहिजे तितका श्रम करीत परंतु पोटाला पुरेसे भक्ष्य मिळत नसेल आपल्या घरट्याकडे जाऊ आणि मग आपल्या ले लेकरांना <coughs> अन्न मिळवण्याकरता ती उभयताही निराळ्या जागी अनेक वनात व उपवनात हिंडू लागली इकडे एक पारधी सहज फिरत फिरत त्या घरट्याजवळ येऊन पोहोचला घरट्याच्या आसपास कबुतरीची पिल्ले दुडू दुडू धावत असल्याचे पाहून त्याने जाळे टाकून त्यांना पकडले अशा प्रकारे एके दिवशी ही आई बाबा दूर गेली असता पिल्ले घरट्यामध्ये उडत होती ती क्षुधेने अतिशय व्याकुळ झाली होती व दुर्दैवाने बाहेर पडली याच अरण्यामध्ये कोणी एक फासेपारदी पाखरे धरण्याच्या कामात मोठा तरबेज होता दैवयोगाने ही कपोताची पिल्ले त्याच्या दृष्टीस पडली तेव्हा त्याने आपले काळ जाळे पसरून त्या पिल्लांना त्या जाळ्यात अडकवले आणि आता कपोत कपोती केव्हा येतात म्हणून तो वाट पाहत बसला पिल्लांचे पोषण करण्यात आले पिल्लांच्या स्त्री सुखाची आसक्ती हीच वाढत्या दुःखाचे मूळ आहे स्त्रीच्या संगतीने केवढे अनिवार्य दुःख भोगावे लागते ते कोठवर सांगावे पुरुषाला दुःख द्यावयाला स्त्री संगत कारणीभूत आहे तोच पुत्र नातू इत्यादी द्वाराने नाही नाही ती दुःख भोगाव्यास लावतो कपोतीने पाहिले तो तिला दिसले की एकदम काळाच्या जाळ्यामध्ये आपली पिल्ले जखडली गेली आहेत तेव्हा ती तोंडावर मारून घेऊन कपाळ पिटू लागली आणि मोठ्याने आक्रोश करून दुःखाने गडबडा लोळू लागली जाळ्यामध्ये आपली पिल्ले तडफडत आहेत हे पाहून ती मोठ्या मोठ्याने रडून हाका मारू लागली ती पुन्हा पुन्हा धावून त्या पिल्लासमोर जाई आणि दुखाने विवळ होऊन तळमळू लागे आपल्या मृतपुत्रांना पाहून तिचे अंतःकरण शतपट प्रेमाने भरून आले भ्रताराला दुःख देण्यासाठी ती कपोती कशी इतका विलाप करीत चालली पहा पुत्रस्नेहाने तिला अगदी वेळेच करून सोडले त्यांचे गुण आठवून ती रडू लागली त्यांच्यापुढे तिला आपले हिताहितही दिसे झाले आणि ती आपणहूनच त्या जाळ्यात जाऊन पडली माया मोहामुळे तिला कशी भूल पडली पहा जात पिल्लांना बांधलेले दिसत होते घालून घेतले इतके मोहने याप्रमाणे बायको मुलांना अंतरून बिचारा कपोत एकटा राहिला तेव्हा तो खाली तोंड करून रडू लागला अत्यंत दुःखाने विलाप करू लागला प्राणाहून अत्यंत प्रिय अशी ती आपली बालके निर्जीव झालेली त्याने पाहिली आणि अनुकूल व अनुरूप अशी स्त्रीही पण अंतरली तो मनात म्हणू लागला की गृहस्थाश्रम हा धर्म अर्थ आणि काम या तिंना मोठा आधार असतो तो मोडला आणि माझी इच्छा पुरी असतानाच मी अनाश्रमी बनलो पूर्वार्जित पापाच्या भोवऱ्याने मजकडून कोणतेही सत्कार्य घडण्यापूर्वीच मला उघडे पाडले आणि माझी इच्छा पुरी न होताच धर्म काम अर्थाचा विध्वंस केला गुहामध्ये काम अर्थ व धर्म यांचा भंग झाला पण चौथा पुरुषार्थ जो मोक्ष तो तर उरलेला आहे ना तोच अगोदर साध्य करून घेऊया आश्रम मोडल्याची खिती कशाला असे जर म्हणाल तर मी मूढमती आहे मला विषय वासना सोडित नाही मग मुक्ती कशी साधेल मी पूर्वी फारच थोडे पुण्य केलेले होते म्हणून काळाने माझे घर घेतले मला विधूर करून टाकल्यामुळे माझे परलोकचे साधनही बुडाले असो सर्वच गुरस्थाश्रमी लोकांना परलोक साधन होत असते का पण इतरांची गोष्ट कशी असो मला मात्र तसे करण्याला साधन होते स्त्री पुरुषांचा मनोवृत्ती एकमेकांस अनुकूल असून त्यांची प्रवृत्ती धर्माकडे असेल तरच परलोक साधन घडेल इतरांना त्याची प्राप्ती भावयाची नाही कोणाच्या बायका अतिशय तोंडाळच असतात कोणाच्या अतिशय उन्हाळ असतात भटक्या असतात कोणाच्या बायका अतिशय दुष्ट कजाग असून बाहेर खच असतात एखाद्यातून दात आळशीच असतात कोणी मोठ्या कैदाशिणी असतात त्या सौंदर्याच्या ताठ्यातच वागतात पण तशापैकी मात्र माझी बायको नव्हती ती नेहमी मला अनुकूल असे ती खरी धर्मपत्नी असून अगदी मला अनुरूप अशी वागत असे मी धर्म कर्मेवी करण्यात ती चतुर होती ती खरोखर माझ्याशिवाय इतर देवांना किंवा देवतांना कधीही भजत नसे ती मला सोडून कोणा कोणत्याच तीर्थाला जात नसे माझे वचन तर तिने कधीच उल्लंघन केले नाही अशा प्रकारची रूप गुण गुणकुलशील संपन्न स्त्री सदा सर्वदा मला अनुकूल व पतिव्रता अशी अत्यंत निर्मळ होती ती महासाध्वी मला या ओसाड घरात टाकून व संकटात लोटून पुत्रांसहित स्वर्गाला चालली स्त्री गेली मुले गेली आता मी तरी कशाला राहावयाचे लोकलाजेच्या आणि निंदेच्या दुःखाने माझा प्राण जाईल इतके दुःख अंगावर येऊन कोसळले आता लोकात तोंड तरी कसे दाखवावे संसाराचे सुख सारे गेले, आता जगलो तर मला मूर्ख मात्र म्हणतील आग लागो त्या विधुराच्या आमंत्रण सुद्धा कोणी सांगत नाही सदा सर्वदा एकटे एक पडून राहायचे अशाच रीतीने ह्या लोकात मी राहिलो तर त्या ओसाड घरात एकट्यानेच किणी करीत बसावे नीट नेटके काही कधी तोंडात पडण्याची आशा नको अशाने मला अधिकच दुःख होईल असे बोलून त्याने केले काय तर मृत स्त्रीपुत्रांकडे पाहिले तो ती काळपाशात बांधलेली असून त्यांची हालचाल अगदीच बंद पडली आहे असे प्रत्यक्ष पाहू पाहूनही त्या मूर्खाने विचार केला नाही आणि खरोखर आपणही जाऊन त्या जाळ्यामध्ये पडला मेल्याच्या पाठीमागे मरावयाचे हे तर सर्वांच्याच मागे लागलेले आपण पाहतो परंतु जन्म टाळून आपले हीच साधावे ते मात्र कोणीच करीत नाही पहा स्त्री पुत्रांकरता आपला जीवही देतात पण भगवत पदवी प्राप्त करून घ्यावी असे मनाला कधीच पटत नाही अशा प्रकारे तो दुर्बुद्धी कपोता जाळ्यात सापडतात पारध्याचे आयतेच काम झाले त्याला सहकुटुंब खांद्यावर घेऊन तो आपल्या घराकडे निघाला असा जो कोणी मोहग्रस्त गृहस्थाश्रमी असतो त्याला काळ तात्काळ हरण करून नेतो कपोत्याची जशी बुद्धी होती तशीच घरावर आसक्ती ठेवणाराची बुद्धी असते काकुलटीने कपोती मरण पावली हे डोळ्यासमोर प्रत्यक्ष पाहूनही त्या मूर्ख बुद्धीने पुन्हा त्यातच उडी घातली याप्रमाणे तो कपोता कुटुंबाची काळजी वाहता वाहता आपणही मरण पावला मनात येतकिंचित विचार केला नाही अशा प्रकारचा कुटुंबी गृहस्थ कुटुंब पोषणामध्येच आसक्त झाल्याने विषय वासनेने सदा सर्वदा अतृप्त असतो आणि त्यामुळेच त्याचा कुटुंबा सह घात होतो गृहाची आसक्ती आणि गृहस्थाश्रम केवळ द्वंद्वाचे सुख आहे त्यामुळे कपोत्यासारखा भ्रम पडतो याकरता तसे करून आपला जन्म वृथा दौडू नये या मृत्यूलोकावर येऊन ज्याला उत्तम देह प्राप्त झाला आणि त्यातही उत्तमपणा कोणता तर श्रेष्ठ वर्ण जो ब्राह्मण त्यात जन्म मनुष्य देहाला जो येईल तला मुक्तीचे खुले असते एका दिवसात एका निर्मिती मुक्तच आहेत पण फुकट आसक्ती मध्ये गुंतात विद्वत्ता असून वैराग्य असणे हे मोठे भाग्य आहे ते ब्रह्मादेवादिकांना सुद्धा प्राप्त होत नाही फुकाच्या आसक्तीने त्यांना अभागी केल्यामुळे शिस्त्रोदराच्या कपोत्या प्रमाणे दुःखी होतो विषयात तृप्ती केव्हाही होत नाही असे वेद व पुराणे सांगतात असे असता विषयावर आसक्ती ठेवून फुकटच्या नरदेहाला मुक्तात नरदेहाची थोरवी काही विलक्षण आहे नुसत्या रामनामाच्या आवृत्ती केल्या तरी चारही मुक्ती दाखी होऊन राहतात असे असता तोच देह विषयासाठी खर्ची घालतात विषय सुखाच्या आसक्तीने तानेलेले लोक मृगजळाच्या प्राप्तीने शांत कसे होतील याकरता जाणत्या मनुष्यांनी नरदेहाचे आयुष्य लाभले असून विषयाच्या प्रयासाने वेडे पिसे बनून उगाच का घामाघुमवावे नरदेहासारखा ठेवा अनायासाने लाभला आहे तेव्हा अभिमान अगदी सोडून दे तरच तुला समाधान प्राप्त होईल यानंतर पुन्हा नरदेह प्राप्त होईलच अशी काही खात्री नाही याकरता विषयास अगदी सोडून देऊन भक्तीभावाने श्रीहरीचे भजन करावे कलियुगातले साधन अगदी सोपे आहे योग नको याग नको त्याग नको कि दान नको निर्लज्जपणाने हरिकीर्तन केले कि मुक्ती येऊन पायी लागतात वीट देऊन त्याच्या मोबदल्यात जर परिस मिळाला तर त्यात वाईट का वाटावे त्याप्रमाणे कीर्तनाच्या जोरावर प्रत्यक्ष देव भेटत असतो हे लक्षात जनार्दन म्हणतो नश्वर देहाच्या साधनानेच जना जनार्दन भावे, ही मुद्रा त्याने लावून दिली एका जनार्दनाला शरण गेला तोच जनार्दन एकपणाने एक झाला एक ज्याप्रमाणे सोने आणि कंकण या दोन्ही नावांनी ते एकच असते एकादश स्कंधामध्ये श्रीकृष्णाने जो गुरुपदेश उद्धवाला सांगितला व अवधूताने जो यदूला सांगितला तोच गुरुपदेश जनार्दन रूप एकनाथ सांगत आहेत याप्रमाणे भागवत महापुराणाच्या एकादश स्कंधातील श्रीकृष्ण उद्धव संवादामधील यदू अवधूत इतिहासावरील एकनाथ कृत सातवा अध्याय संपूर्ण झाला ओम सत्स श्री श्रीकृष्णापणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय